कंध तिसरा अध्याय बारावा सृष्टीचा विस्तार मैत्रेय उवाच इर्णिताक्षन महिमावेद गर्भ यथास्त्राक्षी निबोध मे ओम नमो नारायणाय मैत्रे म्हणाले विदुरा अशा रीतीने मी तुला भगवंतानसा काल रूपमहिमा ऐकवला आता ब्रह्मदेवांनी ज्या प्रकारे विश्वाची रचना केली ते ऐक प्रथम त्यांनी तम म्हणजे अविद्या मोह म्हणजे अस्मिता महामोह म्हणजे राग तामिस्त्र म्हणजे द्वेष आणि अंधतामिस्त्र म्हणजे अभिनिवेश या अज्ञानाच्या पाच वृत्ती निर्माण केल्या परंतु ही अत्यंत पापमय सृष्टी पाहून ते संतुष्ट झाले नाहीत तेव्हा भगवंतांचे ध्यान करून त्यांनी आपले मन पवित्र केले आणि दुसऱ्या सृष्टीची रचना केली या यावेळी ब्रह्मदेवांनी सनक सनंदन सनातन आणि सनत्कुमार या चार निवृत्ती निवृत्तीपरायण ऊर्धरेता म्हणूंची उत्पत्ती केली आपल्या या पुत्रांना ब्रह्मदेव म्हणाले पुत्रांनो तुम्ही प्रजा उत्पन्न करा परंतु ते जन्मतच निवृत्तीपरायण आणि भगवत चिंतनात तत्पर असल्याने ते करण्याची त्यांची इच्छा नव्हती आपली आज्ञा न मानता आपले पुत्र आपला तिरस्कार करीत आहेत असे पाहून ब्रह्मदेवांना अत्यंत क्रोध आला आपला क्रोध आवरण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यांनी विवेकाने क्रोध आवरण्याचा प्रयत्न करून सुद्धा तो क्रोध ताबडतोब ब्रह्मदेवाच्या भूयांच्या मध्यातून एका निळ्या आणि लाल रंगाच्या बालकाच्या रूपात प्रकट झाला ते बालक म्हणजेच देवतांचे पूर्वज भगवान भव रडत रडत म्हणू लागले जगत पिता विधाता माझी नावे आणि राहण्याची ठिकाणे सांगा तेव्हा कमलयोनी भगवान ब्रह्मदेव त्या बालकाची इच्छा पूर्ण करण्यासाठी मधुरवाणीने म्हणाले की रडू नकोस मी आता तुझी इच्छा पूर्ण करतो हे देव तू दुःखी बालकांप्रमाणे स्फुंदुन स्फुंदून, स्फुंदून रडू लागलास म्हणून प्रजा ला रुद्र या नावाने संबोधतील तुझ्या राहण्यासाठी मी अगोदरच हृदय इंद्रिय प्राण आकाश वायू अग्नी जल पृथ्वी सूर्य चंद्र आणि तप ही स्थाने उत्पन्न केली मन, आहेत महान शिव ऋतध्वज उग्ररेता भव काल वामदेव आणि धृतव्रत अशी तुझी नाबे असतील तसेच धी वृत्ती उशना उमा नियुत सर्पी इला अंबिका इरावती सुधा आणि दीक्षा या अकरा रुद्राणी तुझ्या पत्न्या असतील तू वरील नावांचा स्थानांचा आणि स्त्रियांचा स्वीकार कर आणि द्वारा पुष्कळशी प्रजा उत्पन्न कर कारण तू प्रजापती आहेस लोकपिता ब्रम्हदेवाची अशी आज्ञा घेऊन भगवान नील लोहित आपल्यासारखेच बल आकार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 आता तू सर्व प्राण्यांना सुखी करण्यासाठी तप कर नंतर त्या तपाच्या प्रभावानेच तू पुन्हा पहिल्यासारखे या सृष्टीची रचना कर परंतु पुरुष तपानेच इंद्रियातीत सर्वांतर यामी आणि ज्योतिषस्वरूप श्रीहरीला सुलभतेने प्राप्त करून घेऊ शकतो मैत्रे म्हणाले जेव्हा भगवंत ब्रम्हदेवाने अशी आज्ञा केली तेव्हा रुद्राने फारच चांगले असे म्हणून आज्ञा शिरसावंद मानली आणि त्यांची अनुमती घेऊन त्यांना प्रदक्षिणा घालून तो तपश्चर्या करण्यासाठी वनात निघून गेला यानंतर देवा भगवंतांच्या शक्तीने संपन्न झालेल्या ब्रह्मदेवांनी उत्पत्तीसाठी संकल्प केला तेव्हा त्यांना आणखी दहा पुत्र झाले त्यामुळे प्रजेची पुष्कळ वाढ झाली मरीची अत्री अंगिरा पुल्यास्त्य पुलह क्रतू भृगु वशिष्ठ दक्ष आणि दहावे नारद अशी त्यांची नावे होत यापैकी नारद ब्रम्हदेवाच्या मांडीपासून दक्ष अंगठ्यापासून वशिष्ठ प्राणांपासून भृगू त्वचे पासून क्रतुहातापासून क्रतु <coughs> पुलह नाभीपासून पुलस्थ कानांपासून अंगिरा मुखापासून अत्री डोळ्यापासून आणि मरीची मनापासून उत्पन्न झाले त्यांच्या उजव्या स्तनापासून धर्म उत्पन्न झाला ज्यांच्यापासून स्वतः नारायण अवतीर्ण झाले त्यांच्या पाठीपासून अधर्माचा जन्म झाला त्या अधर्मापासून संसाराला भयभीत करणारा मृत्यू उत्पन्न झाला तसेच ब्रह्मदेवाच्या हृदयापासून काम भुयांपासून क्रोध खालच्या ओठापासून लोभ मुखापासून वाणीची अधिष्ठात्री देवी सरस्वती लिंगापासून समुद्र गुदस्थानापासून पापांचे निवासस्थान निवृत्ती उत्पन्न झाले सावलीपासून देवहूतीचे पती भगवान कर्दम उत्पन्न झाले अशा प्रकारे हे सर्व जग जगतकर्त्या ब्रम्हदेवाच्या शरीर आणि मनापासून उत्पन्न झाले विदुरा ब्रम्हदेवांची कन्या सरस्वती कोमल आणि सुंदर होती आम्ही ऐकले आहे की तु स्वत वासनाहीन असूनही तिला पाहून ब्रम्हदेवांच्या मनात कामवासना निर्माण झाली असा अधर्मी विचार ब्रम्हदेवांच्या मनात आलेला पाहून त्यांचे पुत्र मरीची आदी ऋषींनी त्यांना विश्वासात घेऊन समजावले तात अपन समर्थ आन ही अपने मना उत्पन्न काम वेगा आकला नहीं कन्यागमनासारखे भयंकर पाप करना संकल्प करीत आरपूर्वी को नहीं पुढ़ ही को जगदगुरु अपल तेजस्वी पुरूषां कृत्य शोभत नहीं कारण आप आचरण अन्करण के जगती लोकण होते ज्या भगवंतांनी आपल्या स्वरूपात स्थित असलेल्या या जगाला आपल्याच तेजाने प्रकट केले आहे त्यांना नमस्कार असो यावेळी त्यांनी स्वधर्माचे रक्षण करावे आपले पुत्र मरीची आदी प्रजापती आपल्या आपल्यासमोरच असे म्हणत आहेत असे पाहून प्रजापतींचे अधिपती ब्रम्हदेव लज्जित झाले आणि त्याच क्षणी आपल्या शरीराचा त्याग केला तेव्हा त्या घोर शरीराला दिशा घेऊन गेल्या तेच धुके झाले त्याला अंधार असेही म्हणतात एकदा ब्रह्मदेव विचार करू लागले की मी पूर्वीप्रमाणेच व्यवस्थितपणे सर्व लोकांची रचना कशी करू त्याच वेळी त्यांच्या चार मुखातून चार वेद प्रकट झाले त्याखेरीज उपवेद न्यायशास्त्र होता उद्गाता अध्वर्यू आणि ब्रह्मा या चार ऋत्विजांचे कर्म यज्ञांचा विस्तार धर्माचे चार चरण आणि चार आश्रम तसेच त्यांच्या वृत्ती हव ब्रम्हदेवाच्या मुखापासून उत्पन्न झाल विदुरानं विचारले हे तपोधन विश्वरचने स्वामी श्री ब्रम्हदांनी आपल्या मुखातून या वेद इत्यादींची रचना केली। तर आपल्या कोणत्या मुखातून कोणती वस्तू उत्पन्न क्ली ह आपण सांगाव मैत्रिय म्हणाल विदुरा ब्रह्मदेवांनी आपल्या पूर्व दक्षिण पश्चिम आणि उत्तर या मुखांपासून अनुक्रमे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेदाची रचना केली तसेच याच कर्माने शस्त्र म्हणजे हुत्याचे कर्म ईजा म्हणजे अध्वर्यूचे कर्म स्तुतिस्तोभ म्हणजे उद्गात्याचे कर्म आणि प्रायश्चित्त म्हणजे ब्रह्माचे कर्म या चारांची रचना केली याच रीतीने आयुर्वेद धनुर्वेद गांधर्ववेद आणि स्थापत्य वेद या चार उपवेदांनाही क्रमशः आपल्या त्याच पूर्वादी मुखांपासून उत्पन्न केले नंतर सर्वज्ञ भगवान ब्रह्मदेवानी आपल्या चारी मुखांपासून इतिहास पुराण रुपी पाचवा वेद तयार केला याच क्रमाने त्यांच्या पूर्वाधिमुखापासून षोडशी आणि उक्थ चयन अग्निष्टोम आप्तोरयाम अतिरात्र आणि वाजपेय आणि गोसव हे दोन दोन यज्ञही उत्पन्न झाले विद्या दान तप आणि सत्य हे धर्माचे चार पाय आणि आचरणासह चार आश्रम सुद्धा याच क्रमाने प्रकट झाले <coughs> सावित्र प्राजापत्य ब्राह्य आणि बृहत या चार वृत्ती ब्रम्हचार्याच्या आहेत तसेच वार्ता संचय शालीन आणि शिलोच्छ या चार वृत्ती ग्रहस्थाश्रमाच्या आहेत याच प्रकारे वृत्तीभेदाने वैखानस बालखिल्य औदुंबर आणि फेनप हे चार भेद वानप्रस्थाश्रमाचे आणि कुटिचक बहुदक हंस आणि निष्क्रिय म्हणजे परमहंस हे चार भेद संन्याशांचे आहेत याच क्रमाने अन्वीक्षिकी त्रयी वार्ता आणि दंडनीती या चार विद्या आणि चार व्याहृती सुद्धा ब्रह्मदेवाच्या चार मुखापासून उत्पन्न झाल्या तसेच त्यांच्या हृदयाकाशातून ओंकार प्रकट झाला त्यांच्या रोमांपासून उष्णिक त्वचे पासून गायत्रीप स्नायूंपासून अनुष्टुप हाडांपासून जगती मज्जांपासून पंक्ती आणि प्राणांपासून बृहती असे छंद निर्माण झाले याचप्रमाणे त्यांचा जीव स्पर्शवर्ण म्हणजे कवर्गादी पाच वर्ग आणि देह स्वरवर्ण म्हणजे अकारादी म्हणाला गेला त्यांच्या इंद्रियांना उष्म वर्ण तसेच शिंतस्थे ये निषाद ऋषभ गैवतम हे सात स्वर उत्पन्न ब्रह्मदेव शब्द ब्रह्मस्वरूप है वाणी रूपाने व्यक्त ओंकार रूपाने अव्यक्त है तसेच पलीक्र परिपूर्ण अब्रम्हे प्रकार विकसित हो रूपा धुके बनले पेम शरीर सोडर ब्रह्मदेव दुसरे शरीर धारण कर विश्व विस्तार करना चाहता विचार के मरी आदि महान शक्तिशाली ऋषिकड़ विस्तार जास्त नहीं मनोमन पुनः चिंता करू लगे कि अहो मोठे आश्चर्य है माजा सतत प्रयत्न करना ही प्रजे की वृद्धि होती नहीं यात्र दैव का विघ्न असे वाटते। योग्य कर्म करना ब्रह्मदेव जवा अशा प्रकारे दैवा विषय विचार करीत होते अकस्मत शरीरा दोन भाग जाह्म विभक्तना शरीराला काय अत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 विदुरा त्यात प्रियव्रत आणि उत्तानपाद असे दोन पुत्र होते आणि आकुती देवहूती व प्रसूती अशा तीन कन्या होत्या मनुनी आकुतीला ऋचिला देवूतीला कर्दमाला आणि प्रसूती दक्षाला दिली यांच्या संततीने सर्व जग भरून गेले आकुतीम ऋचेकर्दमाय तुम्यमा दक्षायाप्रसूतींच यूरित जगत इ श्रीमद्भागवते महापुराणे पारंस्या संहितायां तृतीय स्कंधे द्वादश्याय श्रीकृष्णापणमस्तु